अल्लाच्या नावाने जो मेहरबान दयावान आहे मी शपथ घेतो या मक्का शहराची आणि स्थिती अशी आहे की हे पैगंबर सल्लेला अलय वसलम या शहरात तुम्हाला हलाल करून घेतलं गेला आहे आणि शपथ घेतो बाप म्हणजे आदम सलाम आणि त्या संततीची जी त्याच्यापासून जन्मली वस्तुत आम्ही मानवाला परिश्रमात निर्माण केला आहे काय त्यानं असा समज करून घेतला आहे की कोणी त्याच्यावर वर्चस्व मिळवू शकणार नाही मी ढिगाने माल उधळलं काय तो समजतो की कोणी त्याला पाहिलं नाही काय आम्ही त्याला दोन डोळे आणि एक जीभ आणि दोन ओठ दिले नाहीत आणि पुण्य आणि पापाचे दोन स्पष्ट मार्ग नहीं का दाखोले पुर्गम घाट जाहस के दुर्गम घाट एख्या माले गुलामीत मुक्त करना अथवा उपासमारीच्या दिवशी एखाद्या निकटच्या अनात हा अथवा मातीत पडलेल्या गरीबाला जीव घालण मग याबरोबर अस की माणसानं त्या लोकांमध्ये सामील व्हावं ज्यांनी इमान आणलं आणि ज्यांनी एकमेकाला संयम आणि प्राणी मात्रावर दयेचा उपदेश दिला हे लोक आहेत उजव्या बाजू आले आणि ज्यांनी आमच्या आयतींना मानायला नकार दिला ते डाव्या बाजू आले आहेत त्यांच्यावर अग्नि पसरला असेल अल्लाच्या नावाने जो अशी मेहरबान दयावान आहे शपथ आणि चंद्राची शपथ जेव्हा तो त्याच्या पाठीमागे येतो आणि दिवसाची शपथ जेव्हा तो सूर्याला स्पष्ट करतो आणि रात्रीची शपथ जेव्हा किती सूर्याला झाकून घेते आणि आकाशाची आणि त्या अस्तित्वाची शपथ जन त्याला उभारलं आणि पृथ्वीची आणि त्या अस्तित्वाची शपथ जन तिला अंथरल आणि मानवी जीवाची आणि त्या अस्तित्वाची शपथ त्याला नीटनेटक केलं मग त्याच्यातील दुष्टाई आणि पापविरुता त्यावर प्रकट केली खचितच सफल झाला तो ज्यानं अंतःकरणाची शुद्धी केली आणि विफल झाला तो ज्यानं त्याला दाबून टाकलं समुदन आपल्या शिरजोरीमुळे खोटं ठरवलं तेव्हा त्या ते राष्ट्राचा सर्वात जास्त दुर्दैवी माणूस चौताळून उठला तेव्हा अल्लाच्या प्रेषितानं त्या लोकांना सांगितलं की खबरदार अल्लाच्या उंटिणीला हात लावू नका आणि तिच्या पाणी पिण्यात अड्डळा बनवू नका परंतु त्यांनी त्याचं म्हणणं खोटं ठरवलं आणि उंटिणीला ठार केलं सरदे शेवटी अशी आपत्ती कोसवली की एकाच वेळी सर्वांना जमीन दोस्त केलं आणि त्याला आपल्या या कृत्याच्या कोणत्याही दुष्परिणामाची काही भीती नाही अल्लाहच्या नावाने जो मेहरबान शपथ आहे रात्रीची जेव्हा ती पसरावी आणि दिवसाची जेव्हा तो प्रकाशमान व्हावा आणि त्या अस्तित्वाची ज्यानं नर आणि मादी निर्माण केली वस्तु तुम्हा लोकांचे प्रयत्न विभिन्न प्रकारचे आहेत तर ज्यानं ईश्वराच्या मार्गात धन दिलं आणि ईश्वराच्या अवैधनेपासून दूर राहिला आणि भल्या गोष्टींना खरं मानलं त्याला आम्ही सोप्या मार्गासाठी सवलत देऊ आणि ज्यानं कंजूसपणा केला आणि आपल्या ईश्वराशी बेपरवाई दाखवली आणि भल्या गोष्टींना खोटं ठरवलं त्याला आम्ही कठीण मार्गासाठी सवलत देऊ आणि त्याची मालमत्ता शेवटी त्याच्या काय उपयोगी पडेल जेव्हा की तो नाश पावेल ना निह मार्ग दाखवण परलोक आणि इक दोघांचे आम्ही स्वामी आहोत तर मी तुम्हाला खबरदार केला आहे भडक त्या अग्नी पासून त्यात होळ पडणार नाही ना परंतु तो अत्यंत दुर्दैवी ज्यानं खोटो ठरवलं आणि तोंड फिरवलं आणि त्यापासून दूर ठेवला जाईल तो अत्यंत पापगिरू जो निर्मळ होण्यासाठी आपलं धन देतो त्याचावर कुणाचे काही उपकार नाही ज्याचा बदला त्यानं द्यायचा असावा तो आपले तर केवळ आपल्या उच्चतर रबच्या प्रसन्नतेच्या प्राप्तीसाठी हे कार्य करतो आणि जरूर तो त्यावर प्रसन्न होईल अल्लाच्या नावाने जो असे दयावान आहे शपथ आहे प्रकाशमान दिवसाची आणि रात्रीची जेव्हा किती शांतपणे पसरावी हे पैगंबर सल्लेला अवलय वसलम तुमच्या रब न तुम्हाला मुळीच सोडलेलं नाही आणि तो नाराजी झाला नाही आणि निश्चितच तुमच्यासाठी नंतरचा काळ अगोदरच्या काळापेक्षा आहे आणि लवकरच तुमचा रप तुम्हाला इतकं देईल की तुम्ही प्रसन्न व्हाल काय त्याला तुम्ही अनाथ आढळला नाही आणि मग त्यानं ठिकाण उपलब्ध करून दिलं आणि तुम्ही मार्ग अनविज्ञा आढळला आणि मग मार्गदर्शन प्रदान केलं आणि तुम्ही नादार आढळला आणि मग श्रीमंत केलं म्हणून अनाथावर सक्ती करू नका आणि याचकाला झिडकारू नका आणि आपल्या रबच्या देणगीची अभिव्यक्ती करा अल्लाच्या नावाने जो असे आणि दयावान आहे सल्लम काय आम्ही आणि तुमच्यावरून ते भारी ओझ उतरवलं नाही जे तुमची कंबर मोडत होत आणि तुमच्या खातर तुमच्या लौकिकाचा नाद दुमदविला तर वस्तुस्थिती अशी आहे की अडचणीसह संपन्नता आहे निशय अडचणी बरोबर संपन्नता आहे म्हणून जेव्हा तुम्ही मोकळे असाल तेव्हा उपासनेच्या परिश्रमात लागा आणि आपल्या रबकडेच ओढ ठेवा अल्लाहच्या नावाने जो अशी मेहरवान دياوانه پتيني والزيتون وطور سينين وهذا البلد الامين لقد خلقنا الانسان في احسن تقويم شبت هي انجير आणि जैतूनची आणि तुरेसिना आणि शांततापूर्ण शहर मक्काची आणि मानवाला उत्कृष्ट रचनेत निर्माण केलं मग उलट फिरवून आम्ही त्याला सर्व निचातीच करून टाकलं त्या लोकांखेरीच ज्यांनी इमान आणलं आणि सत्कृत्य करीत राहिले की त्यांच्यासाठी कधी न संपणारा मोबला आहे पैगंबर सल्लाम यानंतर कोण मोबदला आणि शिक्षेच्या बाबतीत तुम्हाला खोटो ठरवू शकतो काय अल्लाह सर्व शासकांपेक्षा मोठा शासक नाही अल्लाहच्या नावाने जो असीम दयावान आहे पैगंबर सल्ल अलय वसलम आपल्या रबच्या नामासहित ज्यांना निर्माण केलं गोठलेल्या रक्ताच्या एका गोळ्यापासून मानवाची निर्मिती केली वाचा आणि तुमचा रब मोठा उदार आहे ज्यानं लेखणीद्वारे ज्ञान शिकवलं मानवाला ते ज्ञान दिलं जे तो जाणत नव्हता कदापि नाही मानव शिरजोरी करतो या कारणास्तो की तो, तो आपल्या स्वतःला निरपेक्ष पाहतो वस्तुत परतण खचितच तुझ्या रबकडेच आहे तुम्ही पाहिलं त्या माणसाला जो एका दासाला मनाई करतो जेव्हा की तो नमाज पडत असावा तुमचा काय विचार आहे जर तो दास सरळ मार्गावर असावा अथवा ईशरुतेचा आदेश देत असावा तुमचा काय विचार आहे जर हा मनाई करणारा माणूस सत्याला खोट ठरवत असावा आणि विमुख होत असावा काय त्याला माहित नाही कि अल्लाह पाहत आहे कदा नाही जर तो परावृत्त झाला नाही तर आम्ही त्याच्या कपाळाचे केस धरून ओढू त्या कपाळाला जे खोटारडे आणि मोठे गुन्हेगार आहे त्यांना बोलवाव आपल्या समर्थकांच्या टोळीला आम्ही सुद्धा प्रकोपाच्या घेऊ ना कदा नाही त्याच म्हणणं ऐकू नका आणि सजद्धा करा आणि आपल्या रबची अल्लाच्या नावाने जो असे मेहरबान आणि दयावान आहे आम्ही या कुरानला रात्र उतरवला आहे आणि तुम्हाला काय माहित की कदरची रात्र काय आहे कदरची रात्र हजार महिन्यांपेक्षा अधिक बेहतर आहे आणि रोह झिब्रेल त्यात आपल्या रबच्या आज्ञेनं प्रत्येक आदेश घेऊन उतरतात ती रात्र पूर्णत शांती आहे उषक काळापर्यंत अल्लाच्या नावाने जो मेहरवान दयावान आहे ग्रंथधारक आणि अनेकेश्वर वाद्यांपैकी जे लोक काफिर होते ते आपल्या कुफरपासून परावृत्त होणारे नव्हते जोपर्यंत त्यांच्यापाशी उज्वल प्रमाण येऊ नये अर्थात कड़ून एक प्रेक्षित ज्यानं पवित्र पत्रिका वाचून दाखवावेत रास्त आणि लिखाण लिहिलेले असावेत ग्रंथ दिला गेला होता त्यांच्यात फाटाफूट निर्माण झाली नाही परंतु यानंतर की त्यांच्याजवळ सरळ मार्गाचा स्पष्ट उल्लेख आलेला होता आणि त्यांना याशिवाय कोणताही आदेश दिला गेला नव्हता की अल्लाची बंदगी करावी आपल्या धर्माला शुद्ध त्याच्यासाठीच ठेवून अगदी एकाग्र होऊन आणि नमाज कायम करावी आणि जकात द्यावी हाच अगदी बरोबर आणि योग्य धर्म आहे ग्रंथधारक आणि अनेकेश्वर वाद्यांपैकी ज्या लोकांनी कुफ्र केला आहे ते निश्चितच नरकाग्निक जातील आणि सदैव त्यात राहतील हे लोक दुष्टतम प्राणी प्राणीमात्र आहेत ज्या लोकांनी इमान आणलं आणि ज्यांनी सत्कृत्य केली ते निश्चितच उत्तम प्राणी प्राणीमात्र होत त्यांचा बदला त्यांच्या रब्बाशी चिरंतन निवासाच्या जन्मती आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील ते त्यात सदा सर्वदा राहतील अल्लाह त्यांच्याशी राजी झाला आणि ते अल्लाशी राजी झाले हे असे आहे त्या माणसासाठी ज्यांना आपल्या रबच भय बाळगलं अल्लाच्या नावाने जेव्हा पृथ्वी आपल्या संपूर्ण आवेशा निशी हलवून सोडली जाईल आणि पृथ्वी आपल्या आतील सर्व ओझे काढून बाहेर टाकील आणि मानव म्हणेल किला काय होत आहे त्या रोजी ती आपल्यावरील घडलेले अहवाल निवेदन करील कारण तुझ्या रब न तिला असं करण्याची आज्ञा दिलेली असेल त्या दिवशी लोक विचित्र स्थितीत परततील जेणेकरून त्यांची कृत्य त्यांना दाखवली जावीत मग ज्यानं ते मात्र पुण्य केलं असेल तो त्याला पाहिल आणि ज्यानं ते मात्र पाप केलं असेल تو تلا پڑھیں بسم اللہ الرحمن الرحیم اللہ جنا ونے جو سیم مہربان دیاوانا ہے ولعادیات طحا فالموریات قدحا کالمغیرات صبحا فاثر النبئین قعا فوسطن به جمعا ان الانسان لربه لکنود शपथ आहे त्या घोड्यांची ठिंक्या ओढवत मग सकाळी सकाळी छापा मारतात मग त्या प्रसंगी धुईचे लोट उसळतात मग अशा स्थितीत एखाद्या जमावात शिरतात वस्तुस्थिती अशी आहे की मानव आपल्या रक्षी फार कृतज्ञ है, है तो स्वतः है प्रेम तीव्रपने गुरफटले का जेव्हा थडग्यात जे, जे काही दफन केलेलं आहे ते काढलं जाईल आणि उरात जे काही लपलेलं आहे ते काढलं जाऊन त्याची तपासणी केली जाईल निश्चितच त्यांचा रव त्या दिवशी त्यांच्याशी चांगला परिचित असेल अल्लाच्या नावाने जोशी मेहरबान दयावान आहे काय आहे ती प्रचंड घटना तुम्हाला काय ठाऊ कि ती प्रचंड घटना काय आहे तो दिवस जेव्हा लोक विखुरलेल्या पतंगा समान आणि पर्वत रंगीबेरंगी पिंचलेल्या लोकरीप्रमाणे असतील मग ज्याची पारडी जड असतील तो मनपसंद ऐश्वर्यात असेल आणि ज्याची पारडी हलकी असतील त्याचे खोल खोलखाई असेल आणि तुम्हाला काय ठाऊ हो। किती काय वस्तू आहे भडकणारा अग्निल वाहच्या नावाने जोसी मेहरवान आणि दयावान आहे तुम्हा लोकांना अधिकात अधिक आणि एक दुसऱ्यापेक्षा जास्त धन प्राप्त करण्याच्या मोहानं गाफिल करून टाकला आहे येत पावेतो की याच चिंतेत तुम्ही थडग्यापर्यंत पोहचता कदापि नाही लवकरच तुम्हाला कळून येईल पुन्हा ऐकून घ्या कदापि नाही लवकरच तुम्हाला कळून येईल कदापि नाही जर तुम्ही खात्रीचं ज्ञान म्हणून या चालीच्या परिणामाला जाणत असता तर तुमचं वर्तन असं नसतं तुम्ही दोचक पाहणारच पुन्हा ऐकून घ्या तुम्ही अगदी खात्री नी पाहाल मग जरूर त्या दिवशी या देणग्यांसंबंधी तुम्हाला जाब विचारला जाईल अल्लाच्या नावाने जोसी महरबान काची शपथ मानव वस्तुत तोट्यात आहे त्या लोकांखिरीज ज्यांनी इमान आणलं आणि सत्कर्म करीत राहिले आणि एकमेकाला सत्याचा उपदेश आणि संयमाचा आदेश देत राहिले विनाश आहे त्या प्रत्येक माणसासाठी तोंडावर टोमणे मारण्याची आणि पाठीमागे निंदा करण्याची खोड आहे ज्यानं धन गोळा केलं आणि ते मोजून मापून ठेवलं तो समजतो की त्याचं धन सदैव त्याच्यापाशी राहील कदापि नाही तो मनुष्य तर चक्काचूर करून टाकणाऱ्या जाकी फेकून दिला जाईल आणि तुम्हाला काय माहीत की काय आहे ती चक्काचोर करणारी जागा अल्लाचा अग्नी खूप भडकवलेला जो हृदयापर्यंत पोहचेल तो त्यांच्यावर झाकून बंद केला जाईल अशा अवस्थेत हो कि ते उंच उंच स्तंभात ले के विढले गेले असते अल्लाच्या नावाने जो सीम मेहरबान दयावान आहे अलमतर कैत रु किंसी अलमय वारिंसिल सजाल हम किं तुम्ही पाहिलं नाही की तुमच्या रबने हत्ती वाल्यान त्यांची आणि त्यांच्यावर पक्ष्यांचे थवेच्या थवे पाठवले जे त्यांच्यावर खंगरांच्या खड्यांचा मारा करत होते मग त्यांची दशा अशी करून टाकली जसा जनावरांनी खाल्लेला भुसा अल्लाच्या नावाने जो मेहरबान दयावान आहे الى قريش الى فيم رحله الشتاء والصيف فليعبدوا رب هذا البيت الذي اطعمهم من جوع وآمنهم من خوف जर्थ कुरेश सरावले अर्थात हिवाळ्याचा आणि उन्हाळ्याचा प्रवासन सरावले त्या अर्थी त्यांना हव की या घराचा रबची उपासना करावी ज्यांना त्यांना भुके पासून वाचून खायला दिल आणि भयापासून वाचून शांती प्रदान केली जो अेहरबान दयावान आहे तुम्ही पाहिलं त्या माणसाला जो परलोकातील मोबदला आणि शिक्षेला खोट ठरवतो तोच तर आहे जो अनाथाला धक्के देतो आणि गरीबाचं जेवण देण्यासाठी उत्तेजन देत नाही मग विनाश आहे त्या नमाज पडणाऱ्यांसाठी जे आपल्या नमाजात गफलत करतात जे दिखोपणा करतात आणि शुल्लक गरजेच्या वस्तू लोकांना देण्यास टाळा करतात जो असे मेहरबान दयावान आहे पैगंबर सल्ल अलय वसलम आम्ही तुम्हाला कौसर प्रदान केलं म्हणून तुम्ही आपल्या रफ साठी नमाज पढा आणि कुर्बानी करा तुमचा शत्रुज निर्म आहे जोसिम मेहरबान दयाबान आहे उलयाचा वर तुमिदो वर नाव तुम सांगा की हे काफिरांनो मी त्यांची उपासना करत नाही ज्यांची उपासना तुम्ही करता ना तुम्ही त्याची उपासना करणारे आहात ज्याची उपासना मी करतो आणि ना मी त्यांची उपासना करणारा आहे ज्यांची उपासना तुम्ही केली आहे आणि ना तुम्ही त्याची उपासना करणारे आहात ज्याची उपासना मी करतो तुमच्यासाठी तुमचा धर्म आहे आणि माझ्यासाठी माझा धर्मिल अल्लाच्या नावाने जो सी मेहरवान दयावन आहे मदत यावी विजय प्राप्त व्हावा आणि हे पैगंबर सल्ले वसलम तुम्ही पहाव की लोक झुंडी झुंडीनं अल्लाच्या धर्मात प्रवेश करत आहेत तेव्हा आपल्या रबच्या पावित्र्य गान करा आणि त्याच्याकडे क्षमेची प्रार्थना करा निसंदेह तो मोठा पश्चाताप स्वीकारणारा आहे अल्लाच्या नावाने जो मेहरबान दयावान आहे तुटून गेले अबुल हब चे हात आणि विफल झाला तो त्याची मालमत्ता आणि जे काही त्यानं कमावलं ते त्याच्या काही चुपैकी पडलं नाही अवश्य तो उसळ त्या ज्वालांच्या अग्नीत टाकला जाईल आणि त्याच्याबरोबर त्याची बायको सुद्धा आग लावेपणा करणारी तिच्या मानेत मूनची दोरी असेल अल्लाच्या नावाने जो असे मेहरबान दयावान आहे सांगा तो अल्लाह आहे एकमेव अल्लाह सर्वांपासून निरपेक्ष आहे आणि सर्व त्याचे मोहताज आहेत ना त्याची कोणी संतती आहे ना तो कोणाची संतती आणि कोणी त्याचा अल्लाच्या नावाने जो अशी मेहरबान दयावान आहे वा मिन वा मिन हसाद। मी आणि रात्रीच्या अंधकाराच्या अरिष्टापासून जेव्हा की तो पसरावा आणि गंड्यात फुंकणाऱ्यांच्या अरिष्टापासून आणि मत्सर करणाऱ्याच्या अरिष्टापासून जेव्हा कि त्यानं मत्सर करावा अल्लाच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहेस जिन्नति वसुदोरी सांगा मी शरण मागतो मानवांचा रव मानवांचा बादशाह मानवांच्या खऱ्या ईश्वराची त्या वस्वसा घालणाऱ्याच्या अरिष्टापासून जो पुन्हा पुन्हा परतून येतो जो लोकांच्या मनात वस्वसे घालतो मग तो, तो जीनांपैकी असो की, की मानवांपैकी